इसापनीती वाचक मिलिंदव्हाणकर गोष्ट एकशे एक, एक समुद्रकिनाऱ्यावरील प्रवासी काही लोक समुद्रकिनाऱ्यान प्रवास करीत असता दूरवर समुद्रात एक मुठी काळ्या रंगाची वस्तू वाहत येताना त्यांना दिसली ते पाहून लोकांना एखादे गलबोल असावे असे वाटले काही वेळाने तो पदार्थ जास्त जवळ आल्यावर ते गलबत नसून ती एक लहानशी होडी असावी असे त्यांना वाटले परंतु किनाऱ्यावर आल्यावर पाहतात तो ते साधे काळ्या रंगाचे गवत आहे असे त्यांना आढळले तात्पर्य लांबून एखादी गोष्ट मौल्यवान आहे असे वाटते पण जगडून बघितल्यावर प्रत्यक्षात ती अगदी क्षुल्लक असल्याचे आढळून येते गोष्ट एकशे गाढव व कुत्रा एक माणूस खाण्याचे पदार्थ एका गाढवावर लादून नेत होता त्याच्याबरोबर त्याचा कुत्राही होता काही वेळाने तो थकून जाऊन एका झाडाखाली झोपला व गाढव इकडे तिकडे चरत राहिले कुत्र्याला खूप भूक लागली म्हणून तो गाढवाला म्हणाला तुझ्या पाठीवरच्या खाण्याच्या पदार्थांपैकी मला थोडे देशील तर माझी भूक भागेल तेव्हा गाढव म्हणाले थोडा वेळ थांब आपला धनी जागा झाला म्हणजे तुला खायला देईल त्या ऐकून कुत्रा गप्प बसला थोड्या वेळाने वाचवण्याची याचना केली तेव्हा कुत्रा उपहासाने हसून म्हणाला जरा वेळ थांब आपला मालक जागा झाला म्हणजे तुझं रक्षण करेलच एवढे तो म्हणेपर्यंत लांडग्याने गाढवाचे नरडे फोडून त्याला ठार केले तात्पर्य दुसऱ्यांनी आपल्याला मदत करावी असे जर वाटत असेल तर आपणही दुसऱ्याला मदत केली पाहिजे गोष्ट एक शेती गावठी गाढव आणि रानगाढव एका माणसाचे एक धष्टपुष्ट गाढव पूर्णात सरत होते इतक्यात एक रान गाढव तेथे आले म्हणाले मित्रा तुझे अगदी मजा आहे आणि ते रानात निघून गेले नंतर एके दिवशी त्या गाढवाच्या मालकाने त्याच्या पाठीवर भले मोठे ओढे लागले आणि ते गाढव चाले ना तेव्हा त्याला तो चापकाने मारू लागला इतक्यात ते रानगाढव तेथे आले व ते, ते हळूच म्हणाले तुझी स्थिती मला वाटत होतं तितकी चांगली खचित नाही हे आता माझ्या लक्षात आलं आहे असली ओझी वाहून आणि इतका मार खाऊन थोडंसं सुख मिळवण्यात काय अर्थ आहे तात्पर्य गुलामगिरीतल्या सुखापेक्षा स्वातंत्र्यातले दुःखही चांगले गोष्ट एकशे लांडगा आणि मेंढी कुत्र्यांनी मारल्याने अर्ध मेला झालेला एक लांडगाम एका ओढ्याच्या काठीवर पडला होता त्याला पाण्याची फार गरज होती इतक्यात त्याला एक मेंढी दिसली तो तिला म्हणाला ताई मला थोडस पाणी आणून दिलं तर फार उपकार होतील मला बाकी मांस देऊन काही नको फक्त पाणी हवं आहे त्यावरती मेंढी म्हणाली नको रे बाबा आत्ता तुला मांस नको असेल पण पाणी पिण्यापूर्वी तुला माझं मांस खाऊस वाटलं तर तो धोका मला पत्करायचा नाही त्यामुळे तुझी विनंती मला मान्यता येणार नाही तात्पर्य दुसऱ्यावर उपकार करावा परंतु तो केल्याने आपल्याला तापाय होण्याचा संभव असेल तर उपकार न करणे शहाणपणाचे होते गोष्ट आणि तस्बीर एका आरशात एका तलावाचे चित्र बसविले होते ते पाहून येथे आपल्याला पाणी मिळेल म्हणून एका पारव्याने त्यावर उडी मारली त्यामुळे त्याच्या पंखाला आणि त्वचीला चांगलेच लागले आणि तो खाली पडला जवळच काही मुले खेळत होती त्यांनी त्याला पकडून खेळावयास नेलं तात्पर्य अविचाराने कोणत्याही कामास हात राहणे योग्य नाही गोष्ट एकशे सहावी कबूतर आणि कावळा एका खुराड्यातले एक कबूतर मोठ्या गर्वाने एका कावळ्यास म्हणाले अरे माझं घर पाहत असं मुलाबाळ्याने भरलेलं आहे त्यावर कावळ्याने उत्तर दिले असं जर असेल तर तुझ्याबद्दल मला फार वाईट वाटत कारण भारतंत्र्यात राहणाऱ्याला जास्त संतती असण हे मोठ दुर्दैव म्हटलं पाहिजे एकशे सातवी एक, एक म्हातारी आणि तिच्या मुली गुजरात मध्ये एक म्हातारी तिला दोन मुली होत्या त्यापैकी एक मुलगी मरण पावली तेव्हा तिने पैसे देऊन काही बायकांना रडायला बोलावले त्या आपले ऊर बडवून आणि मोठमोठ्याने हेल काढून रडू लागल्या हे पाहून दुसऱ्या मुलीला फार आश्चर्य वाटले व तिने आपल्या आईला त्याबद्दल विचारले तेव्हा म्हातारी म्हणाली मुली आमचं दुःख सहल आहे परंतु यांचं तसं नाही त्यांना त्याबद्दल पैसे गेले असून त्याचा योग्य तो मोबदला आपण देत आहोत असं दाखवण्यासाठी त्यांना पर्ण भाग आहे तात्पर्य मनावर आणि शरीरावर परिणाम होऊन अश्रू वाटे बाहेर पडते ते खरे दुःख नुसता आरडाओरडा करून गूळ बडवडेन म्हणजे खरे दुःख झाल्याचे लक्षण नव्हे गोष्ट एकशे आठ हंस आणि बगळा अगदी मरणाच्या पंथाला लागलेला एक हंस गाणे गात होता त्या ऐकून एक बगळा त्याला म्हणाला अरे मरणाच्या वेळी गाणे गात बसणारा तुझ्यासारखा दुसरा कोणी नसे तेव्हा हंसाने उत्तर दिले मित्रा मला मरणाबद्दल मोठा आनंदच होतो आहे कारण मी आता अशा ठिकाणी जाणार आहे जिथे धनुष्यबाण बंदूक किंवा त्रास मला होणार नाही मग अशा आनंदाच्या प्रसंगी मी थोडं गायन केलं तर कुठे बिघडलो तात्पर्य जी गोष्ट अटळ आहे त्याबद्दल दुःख करण्यात चिलट आणि सिंह एक उन्मत्त चिलट एकदा एका सिंहावर हल्ला करून त्याच्या कानाला नाकाला आणि डोळ्याला चावू लागले त्या वेदनांमुळे सिंह जमिनीवर गडबडा लागला त्याने त्या चिलटाला आपल्या पंजात पकडायचा प्रयत्न केला पण ते काही सापडले नाही नंतर आपण कशी सिंहाची खोड मोडली म्हणून हसत ते चिलक उड्या मारीत असताना जवळच असलेल्या एका कोळ्याच्या जाळ्यात सापडले त्यातून सुटण्याची त्याने बरीच धडपड केली परंतु ते अधिकच अडकले तात्पर्य सुख दुःख हे सगळ्यांनाच आहे गोष्ट एकशे सिंह आणि बोकड एक बोखड एका तुटलेल्या कड्यावर चरत उभा होता तेव्हा एका सिंहाने त्याला पाहिले व तो त्याला म्हणाला अरे इतक्या उंचावर उभे राहण्यास धोका आहे त्यापेक्षा मी जिथे उभा आहे तिथे आलास तर तुला छान हिरवगार गवत खायला मिळेल तेव्हा बोकड्याने उत्तर दिले आपल्या सूचनेबद्दल आभारी आहे पण आपण माझ्या पोटाची काळजी करत आहात की स्वतःचं पोट माझ्या मांसाने भरण्याच्या विचारात आहात ते मला चांगलं समजतं तात्पर्य शत्रूने कितीही हिताच्या गोष्टी सांगितल्या तरी शहाण्याने त्यावर विश्वास ठेवू नये गोष्ट एकशे अकरा सिंहाचे कातडी पांघरलेले गाढव एकदा ते अंगावर पांघरले आणि तो आरामात झेंडू लागला आसपासच्या सर्व प्राण्यांना वाटले की तो सिंहच आहे म्हणून ते भीतीने पळू लागले त्या गाढवाचा मालक जवळच उभा होता त्याने सिंहाच्या कातड्यातून बाहेर आलेले लांब कान पाहून ते आपलेच गाढव आहे आणि एका मोठ्या काठीने त्याला चांगले बडवून काढले तेव्हा आपण सिंह नसून गाढवत आहोत त्या गाढवाची खात्री पडली तात्पर्य मूर्ख माणसाने आपण हुशार आहोत असे दिले तरी शेवटी त्यांची खजिती झाल्यापासून गोष्ट एकशे बारावी गिधाड आणि त्याचे पाहुणे एका गिधाडाने आपल्या वाढदिवसाला सगळ्या पक्ष्यांना मेजवानीचे आमंत्रण केले सगळे पक्षी ठरलेल्या वेळी हजर झाले नंतर गिधाडाने घराचे दार लावून घेतले आणि त्यांना मेजवानी देण्याऐवजी त्या सगळ्यांना मारून खाल्ले तात्पर्य जो सदा भूकेला असतो अशा माणसाने जेव्हा वयात बोलावले तर त्याच्यावर लगेच विश्वास ठेवणे मूर्खपणाचे ठरते गोष्ट एकशे तेरावी बगळे आणि राजहंस एकदा एका शेतात काही बगळे आणि हंस होते काही पारध्यांनी ते पाहून त्यांच्यावर अचानक हल्ला केला तेव्हा बगळे हलके आणि चप्पळ असल्याने ते तात्काळ उडून गेले परंतु हंस मात्र जड अंगाचे असल्याने ते वेळेवर उडू शकले नाही, व पारध्यांच्या हाती सापडले तात्पर्य जडपणा आणि आपल्या अंगी कधीही जडू देऊ नये कारण त्यांच्यामुळे आपले कधी ना कधी तरी फार मोठे नुकसान होते गोष्ट एकशे चौदावी उंदीर आणि बेडूक एक उंदीर आणि एक, एक बेडूक एकमेकांचे मित्र होते बेडूक उंदराच्या घरी जाऊन वारंवार पाहूनचार घेत असे त्याने उंदरालाही आपल्या घरी येण्याचा आग्रह केला परंतु वाटेत पाणी असल्याने मी येऊ शकत नाही असे सांगून उंदीर ते टाळीत असे परंतु याला बेडकाने खूपच आग्रह केला व त्याचा एक पाय आपल्या एका पायाला बांधून पाण्यातून निघाले वाटेत बेडकाच्या मनात आले की उंदराला पाण्यात बुडवून टाकले म्हणजे त्याच्या बिळ्यातले सर्व आपल्याला मिळू शकेल म्हणून त्याने पाण्याच्या तळाशी बुडी तेव्हा उंदीर जोर ओरडून धडपड करू लागला त्याचा आवाज ऐकून आकाशातील एक घार खाली आली आणि उंदराला तोंडात धरून उंच उंदराच्या पायाला बेडकाचा पाय बांधला असल्यामुळे तोही पकडला गेला घारीने उंदरा बरोबर त्यालाही खाऊन टाकले तात्पर्य विश्वासघात करणाऱ्या माणसाला प्रायश्चितशे देव आणि माखड एकदा देवाच्या मनात सगळ्या पशु आणि पक्षी त्यामध्ये कोणाची पिल्ले सुंदर दिसतात ते बघावे असे आले तेव्हा सर्व पशु पक्ष्यांना आपापल्या पिल्लांसह दरबारात राहण्याचा हुकुम केला हुकुमाप्रमाणे सर्व पशु पक्षी आपापल्या पिल्लांसह देवाच्या दरबारात हजर झाले तेव्हा एक माकड आपल्या पोरांना घेऊन देवा पुढे आले व म्हणाले देवा इतकी सुंदर मुले सर्व जगात कुणाचीच नसतील तात्पर्य स्वतःची मुले प्रत्येकाला फार सुंदर वाटतात गोष्ट एकशे सोळावी धीट एकदा एका कुत्र्याच्या मागे गावातली पाच पंचवीस कुत्री लागली पळून पळून तो कुत्रा अगदी दमून गेला तेव्हा त्याने विचार केला आता काही आपण यांच्या तावडीतून सुटत नाही तेव्हा काय होईल ते होईल यांच्यावर चालून लागेल असे म्हणून तो मागे वळला आणि तुटून पडला त्याचा तो आवेश बघून त्या कुत्र्यांची गाळण उडाली ती कुत्री भिवून पळून गेली तात्पर्य संकटाचे वेळी धीटपणाच कामी येतो गोष्ट एकशे सतरावी एक कुत्रा आणि त्याचा मालक एकदा एका माणसाचा कुत्रा हरवला तेव्हा त्याने माझा कुत्रा सापडून देणाऱ्या बक्षीस देईल अशी जाहिरात दिली काही दिवसांनी एक माणूस त्या कुत्र्याला घेऊन आला तेव्हा कुत्र्याचा म्हणाला अरे तू किती कृतज्ञ आहेस मी तुला कधी मारलो नाही शिव्या दिल्या नाहीत तरी तू पळून गेलास तेव्हा कुत्र्याने उत्तर दिले हे तू स्वतः केलं नाही हे खरं पण मला अनेक वेळा तुझ्या नोकऱ्याने मारला आहे ते तुझ्या हुकुमावरून असणार हे मला माहीत आहे तात्पर्य एखाद्या मनुष्याने दुसऱ्याकडून एखादी गोष्ट करून घेतली तरी ती त्याने स्वतःच केली असे समजावयास हरकत नाही गोष्ट एकशे गरुड आणि घोबड सर्व पक्षात सुंदर मुले कोणाची हे बघण्यासाठी गरुड राजाने सर्व पक्षांना पिल्ले घेऊन दरबारात बोलावले त्याप्रमाणे सर्व पक्षी हजर झाले व प्रत्येकाने आपल्या पिल्लांचे कौतुक करण्यास सुरुवात केली शेवटी घोबड पुढे आले व म्हणाले सौंदर्यावरून निवड करायची असेल तर माझी मुलंच सर्वात सुंदर आहेत सर्वजण हसू लागले व त्यांनी घोगड्याला तेथून हाकलून लावले गोष्ट एकशे एकोणीस ठेकडा आणि त्याचे पोर एकदा एक ठेकडा एक आपल्या मुलाला म्हणाला मुला, मुला। तू असा वाकडा वाकडा का चालतोस इतर प्राण्यांप्रमाणे सरळ का चालत नाही तेव्हा मुलाने उत्तर दिले बाबा मी तर तुमच्यासारखा चालतो परंतु सरळ कसं चालावं हे तुम्ही मला दाखवलं तर मीही तसाच ता चालील तात्पर्य जी गोष्ट स्वतःला येत नाही ती दुसऱ्याला येत नाही म्हणून नावे ठेवणे हा मूर्खपणा होय गोष्ट एकशे गिडा किडा आणि खोकड एकदा एक गिडा तो किरड्यातून तोंड बाहेर काढून ओरडून म्हणाला कुणाची प्रकृती बरी नसल्यास त्याने माझ्यापाशी यावं माझ्याकडे खूप रामबाण औषधं आहेत त्यामुळे मी कुठलाही रोग बरा करू शकेन तेव्हा एक खोकड त्याला म्हणाला अरे तुला स्वतःच्या अंगातली घाण काढून टाकता येत नाही तो तू इतरांचे रोग काय बले करणार तात्पर्य ज्याला स्वतःचे दोष दूर करता येत नाहीत त्याने आव्हान एकशे एकवीस आणि गाढव एकदा एका सिंहाने एका गाढवाला सांगितले तू जंगलात जाऊन ओरडत राहा आणि तो आवाज ऐकून जे प्राणी परत तुटतील त्यांची मी शिकार करतो गाढव तयार झाले ते जंगलात दोर जाऊन जोर ओरडू लागले व सिंहाने प्राण्यांची शिकार केली संध्याकाळी त्यांनी काम बंद केले नंतर गाढवाने सिंहास विचारले मी माझं काम कसं केलं तेव्हा सिंहाने उत्तर दिले अरे तू खूपच चांगला ओरडलास तू गाढव आहेस हे जर मला माहीत नसतं तर मीही तुला घाबरलो असतो तात्पर्य थोड्याशा कामाबद्दल गर्व करणे हा मूर्ख बन आहे गोष्ट एकशे बावीसावी सूर्य आणि वायू सूर्य आणि वारा यांच्यात आपापल्या पराक्रमाबद्दल एकदा लागली जवळच्यात एका वाटसरूच्या अंगावरची घोंगडी सला काढून ठेवण्यात जो भाग पाडेल तो पराक्रमी समजावा असे ठरले प्रथम वाऱ्याने वाहून ती घोंगडी ओढवण्याचा प्रयत्न केला परंतु वाऱ्यामुळे थंडी वाजवून तो वाटसरू ती घोंगडी आणखीनच सोडून धरू लागला शेवटी वारा दमला सूर्याने आपली प्रखर किरणे वाटसरूच्या अंगावर सोडली उन्हाने त्या माणसाला खूप उकडू लागले घामाच्या धारा वाहू लागल्या तेव्हा त्याने ती घोंगरी काढून ठेवली व तो सावरीत जाऊन बसला तात्पर्य नुसत्या शक्तीचा काही उपयोग नाही गोष्ट एकशे तेवीस वानरी आणि तिची पोरे एका वानरीला दोन पोरे होती त्यापैकी एकावर तिचे विशेष प्रेम होते एकदा पुत्रे तिच्या पाठीस लागले तेव्हा तिने आपले आवडते पोर पोटाशी धरले आणि ती पळत चुकली तेव्हा तिथे आवडते पोर एका झाडावर आपटले आणि वरण पावले परंतु दुसरे पोर आईच्या पाठीवर चिकटून बसले होते ते मात्र वाचले गोष्ट एकशे सिंह हो आणि हत्ती एकदा एका सिंहाच्या मनात आले ते आपण एवढे पराक्रमी व शक्तिमान असून एका यशित कोंबड्याच्या आवाजाला घाबरतो हे आपल्याला मान खाली घालायला लावणारी गोष्ट आहे आपण असे करता काभाने असा विचार करीत असताना एक मोठा हत्ती कान हलवत त्याच्यापाशी आला त्याच्या चेहऱ्यावरून तो दुःखी दिसत होता तेव्हा सिंहाने त्याला विचारले मृता तू इतका व्याकुळ का दिसतोस त्यावर हत्तीने उत्तर दिले अरे हे दुष्ट मला मधापासून दंश करतो आहे त्याने मी चाचून गेलो आहे हे ऐकून सगळ्यांनाच काही ना काहीतरी दुःख लागलेलेच आहे असे सिंहाच्या शेत नांगरताना शेतात एक मोठा शेता मोहरांचा सा हंडा सापडला तो पाहून त्या शेतकऱ्याला फार आनंद झाला तो जमिनीवर साष्टांग नमस्कार घालून आपल्याला द्रव्य दिल्याबद्दल जमिनीचे आभार मानू लागला तेव्हा त्याचे दैव त्याला म्हणाले अरे यावेळी तू या जमिनीचे आभार मानत है आठवन ही होवजी जर द्रव्य चोरी तर मात्र तू माला दोष दिल्ली